त्या दोन्ही स्त्रियांपैकी एकीनं आपल्या वडिलांना सांगितलं हे पिता या माणसाला नोकर म्हणून ठेवून घ्या उत्तम माणूस त्याला आपण नोकर म्हणून ठेवावं तोच असू शकतो जो ध्रष्टपृष्ट आणि विश्वास असेल तिच्या वडिलांना मुसाले सांगितलं मी की आपल्या या दोन मुलींपैकी एकीचा विवाह आपल्यासह करावा या की तुम्ही माझ्याकडे आठ वर्ष नोकरी करावी आणि जर दहा वर्ष पूर्ण केलीत तर हे तुमच्या मर्जीवर आहे मी तुमच्यावर सक्ती करू इच्छित नाही अल्लानं इच्छिल तर मी तुम्हाला नीक मनुष्य आढळन मुसाले सामनं उत्तर दिला ही गोष्ट माझ्या आणि आपल्या दरम्यान ठरली या दोन्ही मदतीपैकी जी कोणती मी पूर्ण करीन त्यानंतर पुन्हा कोणतीही आगळीत मजवर होऊ नये आणि जो काही करार मदार आम्ही करत आहोत अल्ला त्यावर रक्षक आहे जेव्हा मुसाल इस्लाम ने मुदत पूर्ण केली आणि तो आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाला तेव्हा तूर पर्वताच्या दिशेनं त्याला एक अग्निदृष्टीला पडला त्यानं आपल्या कुटुंबियांना सांगितलं थांबा मी एक अग्नी पाहिला आहे कदाचित मी तेथून एखादी खबर आणावी किंवा त्या अग्नीपासून एखादा निखारा तरी आणावाचा गुलाल मी कि ज्याना तुम्ही ऊब घेऊ शकाल तेथे ते पोहचला तर खुऱ्याच्या उजव्या किनाऱ्यावर शुभक्षेत्रात एका वृक्षापासून पुकारलं गेलं कि हे मुसाल इस्लाम मीच अल्ला आहे सर्व जगवाल्यांचा स्वामी आणि आज्ञा दिली गेली की टाक आपली काठी ज्या क्षणी मुसालम पाहिलं की ती काठी सर्पाप्रमाणे वरसे खेळ आहे तेव्हा तो पाठ फिरून परत सुटला आणि त्यानं वरून सुद्धा पाहिलं नाही फरमावलं गेलं मुसाल इस्लाम परत ये आणि भिवू नकोस तू पूर्णपणे सुरक्षित आहेसुक आपला हात गळपट्टीत घाल चकाकत निघेल कोणत्याही त्रासाविणा आणि भीतीपासून वाचण्यासाठी आपली भाऊ आवळून घे दोन उज्वल निशाण्या आहेत तुझ्या रबकडून फिरून आणि त्याच्या दरबारी लोकांच्या समोर प्रस्तुत करण्यासाठी ते मोठे अविज्ञाकारी लोक आहेत قتلت منهم نساء فاخاف ان يقتلون واخي هارون هو اصح من لسانا فارسل له ما هي لان يصدقني ان اخاف ان يكذبوا قال سنشد عمدك باخيك ونجعل لكما سلطانا فلا يصلون اليكما मुसालेमनं विनवलं हे स्वामी मी तर त्यांचा एक माणूस ठार केलेला आहे भय वाटत की ते मला ठार करतील आणि माझा भाऊ हारून माझ्यापेक्षा जास्त वाकचतुर आहे त्याला माझ्या समोर येत साह्यक म्हणून पाठव की जेणेकरून त्यानं माझं समर्थन करावं मला काय आहे की ते लोक मला खोट ठरवतील फरमावलं आम्ही तुझ्या भावाच्या साह्यानं तुझे हात मजबूत करू आणि तुझ्या दोघांना असला प्रताप बहाल करू की तुमचं काहीही वाईट करू शकणार नाहीत आमच्या निशाण्यांच्या जोरावर वर्चस्व तुमचं आणि तुमच्या अनुयांचं होईल मग जेव्हा मुसाल इस्लाम त्या लोकांजवळ आपल्या उघडउघड निशाणा घेऊन पोहोचला तेव्हा ते म्हणाले की अन्य काही नसून एक बनावटी जादू आहे आणि या गोष्टी तर आम्ही आपल्या वाडवडलांच्या काळात कधीही ऐकल्या नाहीत मुसाल इस्लामनं उत्तर दिलं माझा रब त्या माणसाच्या स्थितीनं चांगला परिचित आहे जो त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन आला आहे आणि तोच बेहर जाणतो की अखिलेला कोणाचा शेवट चांगला होणार आहे सत्य असं आहे की कधीही सफल होत नाहीत आणि फिरोनं सांगितलं हे दरबारी लोक हो। मी तर स्वतः खेरीज तुमच्या कोणत्याही ईश्वराला जाणत नाही हवामान जरा विटा भाजवून माझ्यासाठी एक उंच इमारत बनवतं खरं कदाचित त्यावर चढून मुसा मी मुसाले स्लामच्या ईश्वराला पाहू शकावं मी तर त्याला खोटा समजतो त्यानं आणि त्याच्या लष्करांनी पृथ्वीवर कोणत्याही अधिकाराविना आपल्या मोठेपणाची घमेंट केली आणि कल्पना केली की त्यांना कधीही आमच्याकडे परतायचं नाही सर ते शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या लष्करांना पकडलं आणि समुद्रात फेकून दिलं आता पहा की या जालिमानचा कसा शेवट झाला आम्ही त्यांना जहान कडे निमंत्रित करणारे म्होरके बनवलं आणि कायमात दिवशी ते कुठूनही कोणतीही मदत प्राप्त करू शकणार नाहीत आम्ही या जगात त्यांच्या मागे धिक्कार लावला आणि कायमच्या दिवशी ते मोठ्या घुणे गुरफटलेले असतील वल <Sessizia> दाजी नसो बसोली शिवहु देऊ अहन चल्ल हल्ल होम्य चुन وَمَا كُنْتُ فِي جَانِبِ الْغَرْبِيِّ إِذْ قَضَيْنَا إِلَى مُوسَى الْأَمْرَ وَمَا كُنْتُ مِنَ الشَّاهِدِينَ وَلَكِنَّ أَنْشَأْنَا قُرُونًا فَتَطَاوَلَ عَلَيْهِمُ الْعُمُرُ وَمَا كُنْتَ تَسَاوِيًا فِي أَهْلِ مَدْيَنَ تَسْلُو عَلَيْهِمْ آيَاتِنَا وَلَكِنَّنَا وَلَكِنَّنَا كُنَّا पीढ़ मुस्लाम ग्रंथ प्रदान केला स्थान बन मार्गदर्शन कृपा बनवान कदाचित बोध घर सलाम तुम्हें पश्चिमी कोसाल इस्लाम शर्यत फरमान प्रदान के साक्षीदारमिल ना कि अनेक पीढ़िया उभ्या दीर्घकार लोटला हैदेन निवास हजर न की तुम्ही त्यांना आमच्या आईती ऐकत राहिल्या परंतु त्यावेळेच्या या वार्ता पाठवणारे आम्ही आहोत लालूल सन पू न आणि तुम्ही तूरच्या पायथ्याशी सुद्धा त्यावेळी हजर नव्हता तेव्हा मी मुसाले इस्लाम ला पहिल्यांदा पुकारलं होत परंतु ही तुमच्या रथची कृपा आहे की तुम्हाला ही माहिती दिली जात आहे जेणेकरून तुम्ही त्या लोकांना सावध करावं ज्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणीही सावध करणारा आला नाही कदाचित ते जागे व्हावेत आणि आम्ही हे अशासाठी केलं की एखाद्यावेळी असं हो नये की त्यांनी केलेल्या आपल्या कृत्यपायी एखादं संकट जर त्यांच्यावर आलं तर त्यांनी सांगावं की हे पालन करत्या का तू आमच्याकडे एखादा पैगंबर पाठवला नाहीस की आम्ही तुझ्या आयतींचं अनुसरण केलं असतं आणि इमानधारकांपैकी बनल असतो परंतु जेव्हा आमच्या इथून सत्य त्यांच्यापाशी आलं तेव्हा ते म्हणू लागले का बरं दिलं गेलं नाही याला तेच काही जे मुसाल इस्लाम ला दिलं गेलं होत काही लोकांनी त्याचा इन्कार केला नाही जे यापूर्वी मुसाल इस्लामला दिलं गेलं होतं त्यांनी सांगितलं दोन्ही जादू आहेत ज्या एकमेकाला मदत करतात आणि म्हणाले आम्ही कोणाला मानत नाही हे पैगंबर सल्ला असलम यांना सांगा बरं तर आणा अल्लाकडून एखादा ग्रंथ जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असावा जर तुम्ही खरे असाल मी त्याचे अनुयायीत्व स्वीकारेन आता जर ते तुमची ही मागणी पूर्ण करत नाहीत तर समजा की मूलत हे आपल्या इच्छांचे अनुसरण करणारे आहेत त्या क्षा जास्त असेल। जी अल्लाह मार्गदर्शन विना केवल अपने इच्छा अन्करण करीत अल्लाह जालिमान कदापि मार्गदर्शन कर उपदेशा गोष लगोपाट पोचवी है जेनेकर गफलतीत जाग वहां ज्या लोकांना याच्यापूर्वी आम्ही ग्रंथ दिला होता त्या कुरांवर इमान आणतात आणि जेव्हा हे त्यांना ऐकवलं जातं तेव्हा ते म्हणतात की आम्ही यांच्यावर इमान आणलं हा खरोखरच सत्य आहे आमच्या रबकडून आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत ओला हे ते लोक आहेत ज्यांना त्यांचा मोबदला दोन वेळा दिला जाईल त्या दृढतेबद्दल जी त्यांनी दाखवली ते, ते बुराईचं भलाईन निवारण करतात आणि जी काही रोजी त्यांना आम्ही दिली आहे त्यातून ते खर्च करतात وَإِذَا سَمِعُوا لَمَّا أُنزِلَ إِلَيْهِمْ لَا يَسْتَكْبِرُونَ وَلَا يَضْرِبُونَ عَلَىٰ أَعْنَاقِهِمْ وَقَالُوا لَنَا أَعْمَالُنَا وَلَكُمْ أَعْمَالُكُمْ سَلَامٌ عَلَيْكُمْ لَا نَدْرِيَ الْجَاهِلِينَ إِنَّكَ لَا تَهْدِي مَنْ أَحْبَبْتَ وَلَٰكِنَّ اللَّهَ يَهْدِي مَن يَشَاءُ وَهُوَ أَهْلَمُ بِالْمُهْتَدِينَ जे गोष्ट हे अलिप्त अनुसरू इच्छित नहीं पैगंबर सल वसलम तुम्हारा जो हवा है मार्गदर्शन करू शक नहीं परंतु अल्लाह ज्यादा इच्छितो त मार्गदर्शन करोकान चांगा प्रकार मार्गदर्शन स्वीकार وقالوا ان التبع الهدى ما كن تخطف من ارضنا اولم نمسك لهم حرمنا امن ايجب اليه ثمرات كل شيء للقوه رزقا, رزقا من لدنا ولكن اكثرهم لا يعلمون हे सांगतात जरा तुम्ही तुमच्याबरोबर या मार्गदर्शनाचे अनुसरण स्वीकारले तर आम्ही आमच्या भूमीतून हिरोम घेतले जाऊ काही ही वस्तुस्थिती नाही क्या में शांतिपूर्ण हरमला निवासस्थान बनवे हर प्रकार फ आकर्षण आम रोजी भून पर आणि कित्य नष्ट केल्या आहेत ज्यांच्यातील लोक आपल्या उपचिव्यांवर आयटीत आले होते तर पहा ती त्यांची निवासस्थानं पडलेली आहेत आणि तुझा रग वस्त्यांना नष्ट करणारा नव्हता जोपर्यंत की त्यांच्या केंद्रात त्यांना प्रेक्षित पाठवला नसता ज्याने त्यांना आमच्या ऐक्या ऐकवल्या असत्या आणि आम्ही वस्त्यांना नष्ट करणार नव्हतो जो जोपर्यंत की त्यात वास्तव्य करणारे अत्याचारी बनले नसते तुम लोग जीवना की सामुग्री शोभा है, ते आही ते है। जे काही का अल्लाज है श्रेष्ठ हैुद्धि उपयोग करत कर म्हणून तो मनुष्य ज्याला आम्ही चांगलं वचन दिलं असावं आणि तो त्याला प्राप्त करणारा असावा कधी त्या माणसासारखा होऊ शकतो काय ज्याला आम्ही केवळ अहित जीवनाची सामुग्री दिली असावी आणि मग तो कायमच्या दिवशी शिक्षेकरता हजर केला जाणार असावायुन आणि विसरू नये या लोकांनी त्या दिवसाला जेव्हा की तो पुकारेल आणि विचारेल कोठे आहेत ते माझे भागीदार त्यांच्या संबंधी तुम्ही कल्पना वागत होता हे कथन जन्ना लागू पडेल ते म्हणतील हे आमच्या पालनकर्त्या निःसंशय हेच ते लोक आहेत ज्यांना आम्ही पथनष्ट केलं होतं यांना आम्ही त्याचप्रकारे पथनष्ट केलं ज्या प्रकारे आम्ही स्वतः मार्गभ्रष्ट झालं आम्ही आपल्या समोर यांच्या जबाबदारीतून मुक्त असल्याचं जाहीर करतो हे आमचे तर बंदकी करत नव्हते मग यांना सांगितलं जाईल की धावा करा आता आपल्या मानलेल्या भागीदारांचा हे त्यांना हका मारतील परंतु ते यांना काहीच उत्तर देणार नाहीत आणि हे लोक प्रकोप पाहतील अरे रे मार्गदर्शन स्वीकारणारे असते तर अयौ मयुनाली सयापूरि सहुमो चवाले हम सहसा पूर्ण मिनल मुसलिशी आणि विसरू नये या लोकांनी त्या दिवसाला की तो और कि गेले होते काया उत्तर, दिला त्या वेला कुंते ही उत्तर है। और हे एक विचारू देखी शक तथापि ज्या तबा पश्चाताप के लिए सत्कृत्य के लिए की तो अपेक्षा करू शको कि सफलता प्राप्त करनापै तो करतो जे कही इच्छी तो अपने कार्यकर्ता ज्यादा करण काम न पवित्र है, है और फार उच्चतम है ज्यादा शीर्फ पास जे हे लोग करता रव जे ही हे मना जे मनात लपून आहे आहे हे करता एक अल्णा है बंदगी है करता परलोक पर देखी शासन आहे है सर्व परतवी मन अल्लाह हे पैगंबर सल्ले यांना सांगा कधी लोकांनी विचार केला आहे काय जर अल्लानं काय पर्यंत सदैव तुमच्यावर रात्र पसरवली तर अल्लाखेरीज तो कोण असा ईश्वर आहे ज्यानं तुम्हासाठी प्रकाश आणावा तुम्ही ऐकत नाही काय चषकुन असली चषकुरू ओली चग चवु मिली चऊ मि सगळी हलकुम चषकोन यांना विचारा कधी तुम्ही विचार केला आहे काय अल्लाहन कायांत तुम्हारे सदैव दिवस राहू दिला अल्लाह खिरीज तो रात आना जेनेश्रांति नहीं कृपा है करता, दिवस बन जेनेकर तुम्हें रिश्रांति मिलवा अपने रफ का कृपा प्रसाद शोधावा कदाचित तुम्हें कृतज्ञ बनाव तुम मिन कुल झोन ओलु लक्षात ठेवावा या लोकांनी तो दिवस जेव्हा तो त्यांना पुकारेल मग विचारील कुठे आहेत माझे ते भागीदार ज्यांची कल्पना तुम्ही बाळगत होता आणि आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक साक्षीदार बाहेर आणू मग सांगू आण आता आपले प्रमाण त्यावेळेला यांना कळून चुकेल की सत्ता अल्लाच्या बाजूने आहे आणि हरवतील त्यांचे ते सगळे खोटे नाटे ते जे त्यांनी रचले होते